स्कंद पाचवा अध्याय चोवीसावा शुंभ निशुंभ आणि देवी यांचा संवाद सुग्रीव म्हणाला हे मनोहर नयने तू साहस युक्त भाषण का करीत आहेस तू देवांना जिंकलेल्या शुंभाला जिंकण्याची इच्छा कशी करतेस शुंभाला जिंकेल असा तिन्ही लोकात कोणी नाही म्हणून तू विचार केल्याशिवाय बोलू नकोस बलाबल जाणूनच बोलावे शुंभ तुझ्यावर मोहित झाला आहे तू त्याची इच्छा पूर्ण कर मूर्खपणा सोड मी तुझा हिताचे सांगत आहे सर्व रसा श्रेष्ठ होय म्हणून सुज्ञानी त्याचे सेवन करावे तू आली नाहीस तर तो राजा तुझा, तुला बला घेऊन जाईल त्याचा दूध तुझ्या केसाला धरून ओढीत तुला शुंभाकडे नेईल हे तन्मंगी तू स्त्री सुलभ लजाल रक्षण करून साहस कर पण तू राजाकडे चल तीक्ष्ण बाणाने युद्ध करण्यापेक्षा सुरत क्रीडेचे सुख भोग तेव्हा माझे ऐकून तू शुंभ अथवा निशुंभाला वर म्हणजे तू भाग्यवान होशील देवी म्हणाली हे दूता तू संभाषण चतुर आहेस शुंभ आणि निशुंभ बलाढ्य आहे हे मी जानते। पण माझी बालपणीची प्रतिज्ञा वृथा होऊ नये असे तू शुंभाला आणि निशुंभाला सांग कोणीही सुंदर असला तरी माझ्यावर विजय मिळवल्याशिवाय माझा कोणीही पती होणार नाही मला जिंकेल त्यानेच माझे पाणी ग्रहण करावे वीर धर्माचे अवलंबन करून माझ्या बरोबर तू असा माझा निरोप राजाला सांग तू विनाविलंब आपले दूताचे कर्तव्य पार पाड असे तिचे हेतुगर्भ भाषण ऐकून सुग्रीव स्थिमित झाला विचार करून तो दैत्यराजाकडे जाऊन म्हणाला हे राजेंद्रा दूताने सत्य आणि प्रिय तेच बोलावे पण सत्य आणि प्रिय असे बोलणे अवघड असते अप्रिय बोलण्यावर राजा रुष्ट होतो मी त्या स्त्रीला अवलोकन केले पण ती कोठली कुणाची काली, या का आली यापैकी मला काहीच समजले नाही पण ती युद्धाचीच इच्छा करीत आहे एवढे खरे ती गर्विष्ठ असून कठोर बोलणारी आहे तिने जे सांगितले ते मी तुला सांगतो ती म्हणाली विवाहासंबंधी मी बालपणी केली आहे जो युद्धात मला जिंकेल आणि माझा गर्वहरण करून हे धर्मज्ञा युद्धात जिंकून घे मी तिचे भाषण तुला सांगितले आता इच्छेला येईल असे कर ती युद्ध निश्चयाने सिंहारुढ होऊन आयुधांसहित आली आहे तिचा निश्चय अटल आहे म्हणून योग्य तेच कर सुग्रीवाचे भाषण ऐकताच शुंभ आपल्या भ्रात्याला म्हणाला हे बंधू आता काय करावे एक शूद्र स्त्री युद्धेच्छेने आव्हान करीत आहे म्हणून आपणापैकी एकाने संग्राम केलाच पाहिजे तेव्हा योग्य असेल ते सांग शुंभ म्हणाला हे वीरा आपणापैकी संग्रामास जाणे योग्य नव्हे धूम्र आपण युद्धासाठी पाठवू तो तिला जिंकून आणेल आपण येथे विवाहाची सिद्धता करू तेव्हा शुंभ धूम्रलोचनाला म्हणाला तू सैन्य घेऊन जा त्या मदन विम स्त्रीला घेऊन येऊ पडल्यास तिच्या रक्षकांचा वध कर पण त्या सुंदरीचे त्या मनोहर स्त्रीचे मात्र योग्यतेप्रमाणे रक्षण कर त्या रमणीय स्त्रीचा वध न करता तिच्या रक्षकांचा वध कर आणि तिला घेऊन ये राजाची आज्ञा घेऊन धूम्र लोचन साठ हजार राक्षसैन्यासह त्या रमणीय उपवनाकडे गेला तेथे त्या मृगनयला अवलोकन करून त्याने हेतू गर्भ मृदू शब्दानी रसाळेत उत्सुक होऊन त्या राजाने रसभंग होऊ नये म्हणून दूत पाठविला पण त्या दूताचे विपरीत भाषण ऐकल्यावर तो चिंतातूर झाला जो मला युद्धात जिंकेल असे तू म्हणालीस पण यातला गर्भितार्थ त्या दूताला आकलन झाला नाही विद्या अवगत असलेला मी मुद्दाम सैन्य घेऊन तुला नेण्याकरता आलो आहे हे महाबुद्धिमान देवी तू त्या शुंभाचा स्वीकार कर आणि त्याची पट्टरणी होऊन या त्रैलोक्यातील सर्व सुखाचा उपभोग घेशास्त्राचे सुख दंतानी तुझ्या ओष्टाना जखमा करेल तू घामाघुम होऊन पराभूत होशील शुंभ आताच तुझ्या आधीच झाला आहे म्हणून हे मानिनी तू त्या दैत्याधिपतीचा स्वीकार कर हे सुरत प्रिय आयुधांचे नाजूक लता प्रहाराने जसा अशोक विकसित होतो मधाच्या सुटकेने बकुल वृक्ष फुलतो आलिंगन दिल्यास कुरबक वृक्ष प्रफुल्लित होतो तशी तू राजाची अवस्था कर अध्याय चोवीसावा समाप्त